अध्याय दोनशे बावीसावा इंद्र आणि प्रल्हाद यांचा संवाद युधिष्ठिर म्हणाला पितामह या लोकामध्ये जे काही शुभ अथवा अशुभ कर्म घडते ते करणाऱ्या पुरुषाला त्याचे फळ मिळते परंतु ज्याच्या हातून ते कर्म घडते तो पुरुषच त्या कर्माचा करता आहे की नाही याविषयीचा मला संशय आहे यास्तव त्याचे तत्व आपल्या आपल्याकडून ऐकावे अशी माझी इच्छा आहे भीष्म म्हणतात युधिष्ठिरा या संबंधाने एक पुरातन इतिहास उदाहरणार्थ सांगत असतात तो म्हणजे प्रल्हाद आणि इंद्र यांच्यामध्ये झालेला संवाद युधिष्ठिरा कोठेही आसक्त नसणारा निष्पाप कुलीन बहुश्रुत अहंकार किंवा ताठा नसलेला सत्वस्थ सदाचार निरत दमसंपन्न निंदा व स्तुती यास समान लेखणारा निर्जन मध्ये वास्तव करणारा चराचर प्राण्यांची उत्पत्ती व नाश यांचे ज्ञान असलेला इष्टप्राप्तीमुळे आनंदित अथवा अनिष्टप्राप्तीमुळे क्रुद्ध न होणारा सुवर्ण असो की मातूचे ढकुळ असो दोन्ही सारखीच मानणारा कल्याणमय आणि ज्ञानस्वरूप अशा आत्म्याविषयीच्या कुतर्कांनी न पछाडलेला आत्मज्ञानासंबंधाच्या सिद्धांताचे ज्ञान असलेला प्राण्यांचा आधी व अंत समजणारा सर्व वेतता सर्व प्राण्यांवर समदृष्टी ठेवणारा आणि जेतेंद्रिय असा प्रल्हाद एकदा एकांतामध्ये बसला होता त्यावेळी त्याचे ज्ञान कोणत्या प्रकारचे आहे हे जाणण्याच्या इच्छेने इंद्र त्याचकडे आला व म्हणाला प्रल्हादा ज्या गुणांच्या योगाने मनुष्य इहलोकी सर्वास मान्य होतो त्या सर्व गुणांपैकी तुझमध्ये अमुक एक नाही असे मला वाटत नाही तथापि तुझी बुद्धी बालकाप्रमाणे रागद्वेषादी रहित दिसते तेव्हा तुला आत्मज्ञान झाले आहेसे दिसते म्हणून विचारतो ते ज्ञान होण्यास तुझ्या मते उत्कृष्ट साधन कोणते प्रल्हादा तू शत्रूंच्या तावडीत सापडलास तुला पाशाने बद्ध करून स्थानभ्रष्ट केले आणि तुझी संपत्ती नाहीशी झाली अशा स्थितीत तुला शोक झाला पाहिजे परंतु तो होत नाही तेव्हा हे दैते या प्रल्हादा आपले हे दुःख पाहूनही तू जो स्वस्थ आहेस त्याचे कारण तुला खरोखरच ज्ञान झाली आहे किंवा तुझ्या ठिकाणी तसे धैर्यच आहे याप्रमाणे इंद्राने प्रश्न केला तेव्हा आत्मज्ञानाविषयीच्या सिद्धांताचे पूर्ण ज्ञान असणारा विद्वान प्रल्हाद हा आपल्याला प्राप्त झालेले ज्ञान कथन करण्याच्या उद्देशाने मधुरवाणीने बोलू लागला प्रल्हाद म्हणाला प्राण्यांच्या उत्पत्तीचे व प्रलयाचे स्थान प्रकृती म्हणजे माया हे, हे ज्याला समजत नाही त्याच्याच स्वस्थतेला अज्ञानामुळे प्रतिबंध होतो पण ज्याला आत्म्याचे ज्ञान आहे त्याच्या स्वस्थतेला प्रतिबंध होत नाही कोणतेही सत्तारूपी अथवा अभावरूपी पदार्थ प्रकृतीपासून उत्पन्न होतात अथवा लय पावतात ते स्वभावामुळेच ते पदार्थ प्रकृतीपासून उत्पन्न व्हावे आणि तिथंच त्यांचा लय व्हावा हा प्रकृतीचा स्वभावच होय म्हणूनच अशा कामी प्रवर्तक म्हणून पुरुषाची अपेक्षा नाही आणि जर पुरुषाची जरुरी नाही तर मग त्यावेळी घडवून आणणारा कोणी नाही असेच म्हटले पाहिजे याप्रमाणे जरी पुरुष म्हणजे जीव हा या गोष्टीचा करता नाही तरी अविद्येच्या संसर्गामुळे त्याला कर्तृत्वाधिकांचा अभिमान होणे शक्य आहे जो मनुष्य बरे अथवा वाईट जे काही घडते त्या सर्वाचा करता आत्माच आहे असे मानतो त्याची बुद्धी दोषग्रस्त व म्हणूनच तत्वज्ञान शून्य होय असे माझे अत है इंद्रा जर आत्मा हाच प्रत्येक गोष्ता करता है अपने कल्याणाता सर्व गोषी करीत मान सर्व उद्योग सफल पाजे को उद्योग कुंठित होता उपयोगी नहीं कारण आत्मा हा स्वतंत्र व सर्वशक्ति संपन्न है लोकाने दी प्रयत्न करीतना अनिष्टा की प्राप्ति होते आणि इष्टाप्राप्ति होत नहीं मग त्या तोष्टी घूनला आत्मा हा कोठून कारण कित्येक लोकना प्रयत्न न करता अनिष्टा प्राप्ती होते आणि इष्टा नाश होत या, या सर्वास प्रकृति का स्वभाव हाच कारण है दत्यंत सुस्वरूप व अतिशय बुद्धिमान लोक कुरूप व अल्पबुद्धि अशा लोकपासन द्रव्य संपादन करना इच्छा करता पण आत्मा हाच जर करता असेल तर असे घडणार नाही कारण एके ठिकाणी आपल्याला सुख व्हावे व दुसरे ठिकाणी दुःख व्हावे अशी इच्छा असण्याचे कारण नाही याप्रमाणे जर सुखदुःख अधिक शुभाशुभ गोष्टी स्वभावाच्याच प्रेरणेने उत्पन्न होतात तर मग त्या संबंधाने मी करता आहे वगैरे अभिमान कोणालाही असण्याचे काय कारण आहे प्रत्येक गोष्ट अर्थात आत्मज्ञान अथवा ही स्वभावाच्या योगाने होतोय असा माझा सिद्धांत आहे या वाचून त्यांना दुसरे काही कारण आहे असे मला वाटत नाही कित्येक लोक इहलोकी मिळणाऱ्या सुभाशुभ फलांचे कारण कर्मच आहे असे मानतात तेव्हा आता कर्माची विशिष्ट कार्य कोणती ते मी तुला सांगतो ऐक ज्याप्रमाणे एखादा कावळा एखाद्या ठिकाणी अन्नभक्षण करायचे असता शब्द करून तेथे अन्न असल्याचे इतरांना कळवित असतो अर्थात त्याचा शब्द हे तेथे अन्न असल्याचे लक्षण म्हणजे सूचक असते त्याचप्रमाणे सर्व ही कर्मे स्वभावाचीच सूचक आहेत ज्याला केवळ प्रकृतीपासून उत्पन्न होणाऱ्या कार्यांचे मात्र ज्ञान असते पण जड प्रकृतीहून पर आणि जगतास उपादानभूत अशी आत्मरूपी वस्तू आहे हे ज्ञान नसते त्याच्या स्वास्थ्याला ज्ञानामुळे प्रतिबंध होतो आत्मज्ञान असल्यास तसा प्रतिबंध होत नाही जगतातील प्रत्येक गोष्ट स्वभावाच्याच योगाने घडून येते असे ज्याला निश्चितपणे ज्ञान झाले आहे त्याला अभिमान अथवा ताठा काय करणार आहे इंद्रा मला सर्व प्रकारच्या धर्मविधीचे ज्ञान आहे प्राणी नश्वर आहेत इतकेच नव्हे तर हे सर्व विश्वनाश पावणारे आहे असे ज्ञान मला झालेले आहे म्हणूनच मला शोक होत नाही ममता अहंकार आणि आशा यांचा मी त्याग केला आहे म्हणूनच मी बंधमुक्त आत्मनिष्ठ व स्वरूप न झालेला असा असून प्राण्यांची उत्पत्ती व लय निर्विकार मनाने पाहत असतो इंद्रा वैराग्य संपन्न आशाविरहित जितेंद्रिय व ज्ञान संपादन केलेल्या पुरुषाला आत्मा हा निर्विकार है, है दिस क्लेश हो इंद्रा प्रकृति अथवा विकृति संबंधा ने प्रेम नहीं द्वेष ही नहीं द्वेश करना मैं दसत नहीं कि जो मजा द्वेष करीत इंद्रा मी वर खाली अथवा तिरक्या प्रदेश में कोत्या ही इच्छा करीत नहीं अर्थात स्वर्ग मृत्यू अथवा पाताळ यापैकी मला कोणाचीच इच्छा नाही त्याचप्रमाणे ज्ञेय वस्तू ज्ञानाचे साधन बुद्धी आणि ज्ञान याचीही मी इच्छा करीत नाही इंद्र म्हणाला प्रल्हादा आता मी तुला असे विचारतो की तुला झालेले हे ज्ञान आणि शांती ही कोणत्या उपायाने प्राप्त होतात ते उपाय मला सांग प्रल्हाद म्हणाला सरळपणाचे वर्तन सावधानपणा अंतःकरणाची शुद्धी इंद्रियांचा जय आणि वृद्धांची सेवा यांच्या योगाने मनुष्याला आत्मप्राप्ती होते इंद्रा आत्मज्ञान स्वभावाच्याच योगाने होते आणि शांतीच्याही प्राप्तीचे कारण स्वभावच आहे किंबहुना तुला जगतामध्ये जे काही दिसत आहे ते सर्व स्वभावाच्याच योगाने निष्पन्न झालेले आहे युधिष्ठिरा याप्रमाणे दैत्याधिपती प्रल्हाद याने भाषण केले असता इंद्राला विस्वयम वाटला व त्याने त्याच्या वचनाची आनंदाने प्रशंसा केली आणि नंतर त्या दैत्याधिपती प्रल्हादाचे पूजन करून तो त्रैलोक्य नायक सर्वशक्ती संपन्न इंद्र त्याची अनुज्ञा घेऊन आपल्या लोकाकडे निघून गेला ओम तत्स